पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ लेखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्या पाटील प्रकरण दुसरे वैचारिक आंदोलन या दरम्यानच्या काळात महात्मा गांधी जेलमधून सुटून बाहेर आल होत कायदेभंग किंवा राजकीय कार्य याच्यापक्षा हरिजन सव्विवर त्यांना आता आपली सर्व लक्ष केंद्रित कलि होत गांधीजींनी मंदिर प्रवद्धाची एक नवी सळ उभी कली होती त्यांचा राजकीय कार्यक्रम लोकांना जितका आकर्षक वाटत असतका सामाजिक एकतेच्या क्षेत्रातला हा मंदिर प्रवेशाचा कार्यक्रम लोकांना उत्साहवर्धक वाटत नव्हता मी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोक म्हणायचे स्वराज्याची चळवळ चालवण्यासाठी याची गरज आहे काय मी त्यांना सांगत असे स्वराज्य मिळालं तरी माणसाने माणसाला कशा कशापासून वंचित ठेवायचं याला काही मर्यादा आहेत की नाही या तऱ्हेने चर्चा चालत अस मी माझ्या ओळखीच्या आणि मैत्रीच्या हरिजन माणसांशी याबाबत बोललो महार समाजातील माझ्या मित्रांना या मंदिर प्रवेशाचे मुळीच आकर्षण वाटत नव्हते ते म्हणायचे तुमच्या विठ्ठलाला आणि रामाला भेटून आमचे पोट थोडेच भरणार आहे आणि त्यासाठी या गावातील सर्व लोकांचा विरोध का उडवून घ्या अशा तऱ्हेने ते त्यांचे विचार मांडत परंतु मंदिर प्रवेशाचा गांधींचा कार्यक्रम हा प्रतिकात्मक म्हणून बरोबर आहे अशी माझी भावना होती समाजाच्या सर्व शाखांना एका मुख्य प्रवाहात आणायची असेल तर खाणे पिणे धर्म या बाबतीमध्ये माणसाने माणसाला एकमेकापासून दूर ठेवावे हे बरोबर नाही हा गांधींचा विचार होता अर्थात मंदिर प्रवेशाच्या दृष्टीने आम्हाला आमच्या जिल्ह्यात तातडीने हाती घ्यावा असा कुठलाच कार्यक्रम लक्षात आला नाही एकतर काहीशा सनासन मृतीच्या मंडळींचा अशा कार्यक्रमाला विरोध होता ही, ही गोष्ट होतीच परंतु ज्यांच्यासाठी हे कार्यक्रम करायचे त्यांनाही त्यात औत्सुक्य वाटत नव्हते त्यामुळे हरिजनांसाठी काही नवीन कार्यक्रम आपण घेतला पाहिजे अशी माझ्या कार्यकर्त्या मित्रांमध्ये चर्चा झाली माझे दोन वर्षापूर्वीचे जुने मित्र पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यामुळे मी नवे मित्र जोडले होते हरिजन सेवेच्या नव्या आंदोलनात आपल्याला काय करता येईल याचा विचार विनिमय मित्रांशी करत होतो असा विचार करताना आम्ही असे ठरवले म्हणा किंवा आम्हाला असा सल्ला दिला गेला म्हणा आम्ही दिवसातला काही वेळ याला हरिजन सेवा म्हणता येईल अशा तऱ्हेचे काम करण्यासाठी द्यावा असे ठरवले याच वेळी आमच्या तालुक्यातील शेनोली गावी स्थायिक झालेला मूळचंदबाई म्हणून एक गुजराती तरुण आपल्या कॉलेजचे शिक्षण अर्धवट टाकून हरिजन सेवेच्या कार्याला वाहून घेण्यासाठी गावी परत आला होता मी त्यांना भेटायला शेनोलीला गेलो त्यांची माझी बरीच चर्चा झाली आणि आम्ही तालुक्यासाठी काम करण्याकरता एक छोटेसे मंडळ स्थापन केले त्यासाठी गावातील कुणीतरी प्रतिष्ठित माणसाचा पाठिंबा असावा म्हणून आमच्या शहरातील श्री पांडुअर्ना शिरळकर जे आमच्या गावातील थोर देशभक्त आणि सर्वांच्या उपयोगी पडणारे धनिकगृहस्त होते त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला सांगितले तुमच्या कायदेभंगाच्या चळवळीला लोकांचा जितका पाठिंबा मिळाला तितका या कामाला मिळणार नाही तुम्ही खटपट करत राहा माझी मदत राहील आणि आम्ही आमच्या मंडळामार्फत आमच्या कामाला सुरुवात केली बरेच दिवस माझ्या असे मनात होते की आम्ही समाजातील सर्व वर्गांना भेटतो परंतु या दलित वर्गाशी आमचा काही संबंध प्रस्थापित होत नाही तेव्हा ते करण्यासाठी काहीतरी कार्यक्रम योजला पाहिजे म्हणून सुटीच्या दिवशी चार दोन मित्र बरोबर घेऊन मी आसपासच्या खेडेगावी जाऊ लागलो विशेषतः हरिजन वस्तीच्या ठिकाणी आवर्जून जाऊ लागलो हरिजन समाजातील वेगवेगळ्या वर्गात वेगवेगळे अनुभव येत होते चांबार समाजात आमचे फार उत्तम स्वागत होईल त्यास त्याचप्रमाणात मातंग समाजातही होई पण महार समाजात मात्र आमच्यासंबंधीची एक प्रकारची उपेक्षा आणि उदासीनता असतात आल श्री मोहित नावाचार समाजातील एक कार्यकर्ते कराडच्या म्युन्सिपालिटीत नोकरीवर होत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि आमच्यापुढे असलखा सर्व शंका आणि प्रश्न त्यांच्यापुढे मांडल मोहित मोठा अनुभवी आणि शहाणा माणूस होता त्यांनी याबाबतीची चर्चा कली त्यावरून हा दिसत तितके सोप् नाही हि आमच्या लक्षात आल हरिजनातील हा फार मोठा विभाग विचार आणि मनाने आमच्यापासून वेगळा झाला आहा त्यांच्या आकांक्षा आणि भावना जाग्या झालेल्या आह त्यांच्यामधूहळू शिक्षणाचा प्रसारही होऊ लागला आहा डॉक्टर आंबेडकर यांच्यासारखे एक मोठे व्यक्तिमत्व त्यांच्या समाजात निर्माण झाले असून त्या सर्व समाजाचे लक्ष त्या व्यक्तिमत्वावर केंद्रीत झाल आह त्यांचे वर्तमानपत्रातील लेख आणि भाषणाचे वृत्तांत या लोकांपर्यंत जाऊन पोचत असत मोहित म्हणाल तुम्ही या समाजातीलच कार्यकर्ते मिळवल्याशिवाय या कामात तुम्हाला यश येणार नाही ती रहा या उत्तिनाथ पण स्पष्ट बोलण्या आमची चर्चा थांबली माझ्या की या समाजाशी संपर्क साधण्या इतके काम आपण निदान कराडमध उभ करायचा प्रयत्न क्ला पाहिजे श्री मूळचंद यांच्या सल्ल्यान आम्ही जिथि शक्य असलि नाईट स्कूल रात्रीच्या शाळा सुरु करून लोकांशी संपर्क साधण्याचा कार्यक्रम हाती घेतला त्यासाठी सुद्धा माणस मिळण तितकीच सोप नव्हत हो श्री मूळचंद यांनी आपल्या शणोली गावी ह काम करायचे ठरविल आणि मी कराडमध अशी शाळा माझ्या मित्रांच्या मदतीनं सुरु करण्याच ठरवल अशी शाळा सुरू करायची तर कोणा मोठ्या नेत्राला निमंत्रण दिले पाहिजे असे मला वाटले म्हणजे या योजनेकडे लोकांचे लक्ष जाईल व कार्यास चालना मिळेल या संबंधाने कुणाला बोलवावे याचा विचार करू लागलो तेव्हा मनाशी विचार आला की या कामासाठी कर्मवीर अण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या मोठ्या माणसाला मी आणू शकलो तर तो एक शुभाशीर्वाद ठरेल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात श्री विठ्ठल रामजी शिंदे हे त्यावेळी अग्रेसर होते त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना होती पण प्रत्यक्षात त्यांना भेटायचे कसे आणि कुणाच्या ओळखीने हा प्रश्न होता अखेर मी एकट्याने ही जबाबदारी घ्यावी असे ठरले त्याप्रमाणे एके दिवशी कराडहून रात्रीच्या गाडीने निघून पहाटे पुणे स्टेशनवर उतरलो उजाडेपर्यंतचा वेळ स्टेशनावरच काढणे सोयीचे होते तेथील नळावर हातपाय तोंडुटले पायजमा कोट टोपी असा त्यावेळेचा माझा वेश असे तो बदलण्याचे कारण नव्हते पण जरासा ठिकठाक केला आणि उजाडल्यानंतर चौकशी करत करत आठ सव्वाटपर्यंत त्यांच्या घरी पोहोचलो श्री अण्णासाहेब शिंदे घरीच होते नमस्कार करून मी येण्याचे कारण सांगितले ते माझ्याकडे पाहतच राहिले सुरुवातीस ते फारसे बोलले नाहीत पण अधूनमधून मी कोण कुठला काय करतो घरी कोणकोण आहेत व त्यांची संमती आहे की नाही याबद्दल विचारत मला तास दोन तास बसवून घेतले माझ्या बोलण्या चालण्याकडे त्यांचे बारकाने लक्ष होते अखेर त्यांनी येण्याबद्दल होकार दिला पण त्याचबरोबर एक अटई घातली ते म्हणाले माझ्याबरोबरच हरिजनालाही घरी जेवायला आणावं लागेल मी लगेच होकार दिला तेव्हा ते म्हणाले पण घरच्या लोकांना विचारलंच का मी नकार देऊन त्यांना म्हटले सर्व जातींचे मित्र माझ्या घरी येतात आईजी त्याबद्दल काही तक्रार नाही अखेर हरिजनाबरोबर पंगत होईल याची खात्री झाल्यावरच त्यांनी होकार दिला ठरल्याप्रमाणे ते आले मला जणू स्वर्ग मिळाला स्टेशनवरून टांग्याने गावात आले ते माझ्याबरोबर पायी हिंडले फिरले हरिजन वाड्यात आले आणि कार्यक्रम पार पाडला कराडात मोठे कुतूल होते पण उत्साह नव्हता राजकीय जळवळीमध्ये मुले वडीलधारी माणसे येत जात असत तसा उत्साह मला दिसत नव्हता पण मला हेही दिसत होते की हे चित्र संबंध देशातच होते हे काही केवळ कराडपुरतेच मर्यादित नव्हते कर्मवीर अण्णावासाहेबांचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला त्यांच्या संगती इतदा एक दिवस सार्वजनिक जीवनातील शिक्षणाचा एक महत्वाचा धडा होता असे म्हणले तरी चालेल या समारंभाखेरीज त्यांचे एक व्याख्याने करवले होते पण माणसांची गर्दी फार नव्हती पुष्कळ मनामध्ये विषणता येईल की असे का इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी लोकांची जी उत्सुकता होती तीही आता कमी झाली होती आणि महत्वाचे पण साधे काम करायला लोकांची मान्यता दिसत नव्हती हो ही एक विसंगती आमच्या सामाजिक जीवनात होती गांधीजी या गोष्टीला प्राधान्य का देतात हे त्यामुळे वारंवार लक्षात येईल समाजाच्या दोन्ही बाजूंना उत्साह कमी होता हरिजनांमध्ये कमी होता हरिजनेतरांमध्येही कमी होता हिंदुस्थानातील हजारो वर्षाच्या विषमतेच्या जीवनामुळे आलेला हा नाकर्तेपणा हे आमच्या देशाच्या अवनतीचे मूळ कारण आहे असे विचार जी मांडत आली आहे ते किती बरोबर आहे याचा अनुभव आम्हाला पदोपदी येत होता मी दररोज संध्याकाळी साडेसात नंतर कराडमधील महार वस्तीत शाळा चालवण्यासाठी जात असे आमच्याजवळ असलेल्या साधनानुसार काही पुस्तके एक काळा फळा खडू इत्यादी साहित्य जमावून त्या वस्तीत त्यांच्या सार्वजनिक बैठकीची एक जागा होती त्यामध्ये ठेवले मी दररोज संध्याकाळी तिथे गेल्यानंतर हे सामान काढून शिक्षणासाठी येणाऱ्या स्त्री पुरुषांची वाट पाहत बसे पहिल्या दिवशी फक्त काही मुळे झाली परंतु ती शाळेत जाणारी असल्यामुळे त्यांना आमच्या कामाबद्दल कौतुक असले तरी त्यांना काही शिक्षणाची गरज नव्हती परंतु प्रौढांपैकी ज्यांच्यासाठी आमची शाळा होती त्यांच्यापैकी कोणीही येईल असे मला दिसत नव्हते मग मी आसपासच्या चार घरी मुद्दाम जाऊन या समंदाने बोललो तेव्हा एका बऱ्याच वयोवृद्ध माणसाला माझी दया आली आणि त्यांनी आपल्या मंडळींना सांगितले पोरा हो हे रोज आपल्याकडे संध्याकाळी येतात तेव्हा आपण काही मंडळींनी त्यांच्याकडे शिकायला गेलं पाहिजे दुसऱ्या दिवसापासून पाच दहा मंडळी येऊ लागली मी शिक्षकाचे काम केले खरेतर त्या कामाचा अनुभव नसतानाही साक्षरतेचा सा हा वर्ग चालवण्याचा सा प्रयत्न मी केला माझा हा प्रयोग दोन तीन महिने चालल्यानंतर आपोआप कमी कमी होत गेला कारण प्रौढ विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली म्हणण्यापेक्षा संपली म्हणले तरी चालेल आणि माझ्या दृष्टीने मी मोठ्या उत्साहाने सुरु केलेली शाळा आपोआप बंद पडली मला वाटले ही सर्व हकीगत मी कर्मवीर शिंदे यांना कळवली पाहिजे नाही त्यांना आपली फसगत झाली असे वाटेल म्हणून मला आलेला अनुभव मी त्यांना एका सविस्तर पत्राने कळवला मुख्य समस्या होती ती ही की दलितांच्या मनात शेकडो वर्षाचा वर्षाच्या अन्यायाविरुद्धचा जो सुप्त राग होता तो कुठे त्यांना स्त्री गणेशा शिकवल्यामुळे किंवा कुठे एखाद्या मंदिरात प्रवेश देण्यामुळे जाणार नव्हता माझ्याबरोबर हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या पण आता कॉलेजमध्ये गेलेल्या एक दोघा हरिजन मित्रांची गाठ पडली तेव्हा मला हे तीव्रतेने जाणवले की गांधीजींच्या प्रयत्नांचे या मंडळींना एवढे महत्व वाटत नाही त्यांना वाटत होते तुम्हीच अन्याय केला तेव्हा तुम्हीच त्यांची काय सुधारणा करणार आमी स्वतःच प्रयत्न करून आमच्या समाजाची प्रगती केली पाहिजे डॉक्टर आंबेडकर आम आमचे नेते आह त्यांनी शिक्षण घेऊन स्वतःची माणुसकी व स्वाभिमान जागवण्याचा संदेश दिला आह राजकारणात संघटित होऊन आपण आपली प्रगती आपणच करायची असे आम्ही ठरवले आह तुमच्या मंदिर प्रवेशाचा आम्हाला काळी इतकाही उपयोग नाही त्या समाजाची ही भावना मी समजू शकलो आणि हरिजन सेवेच्या प्रयत्नांचा माझ्यापुरता तरी तात्पुरता शवट झाला एकोणीशे तेतीसशे साल हरिजन सेवेच्या कामाचे प्रयत्न आणि माझ्या परीक्षेची तयारी यात केव्हा गेली हे मला कळले नाही आमच्यानंतर आमचे इतर सत्याग्रही मित्रही हळूहळू घरी परत येत होते विशेष म्हणजे श्री काशीनाथ पंतदेशमुख आत्माराम पाटील श्री दयार्नव कोपंडेकर ही मंडळी त्यात होती मॅट्रीक झाल्यानंतर पुढे काय करणार असा या मंडळींचा माझ्या पाठीमागल होता मी त्यांना माझे विचार सांगत असायदेभंगाची चळवळ जर पुन्हा आली तर गोष्ट वेगळी नाही मी माझा उच्च शिक्षणाचा कार्यक्रम पूरा करणार आहे त्या सगळ्यांना तो योग्य वाटत असे पण मी तो कसा पुरा करणार याची त्यांना शंका होती उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारी आमची सांपत्तिक स्थिती असावी तशी अनुकूल नव्हती त्यासाठी कोल्हापूर किंवा पुणे या दोहोंपैकी एका ठिकाणी जाण्याची गरज होती शिवाय तिथला दरमहा खर्च शेकड्याने येणार होता तो मी कुठून उभा करणार असा त्यांचा प्रश्न असे मी निरुत्तर होत असे परंतु माझा विचार काही मी सोडत नसे मी त्यांना म्हणे तुमचं काही काम तातडीचं असेल तर ते तुम्ही मला सांगा मी त्यात माघार घेतली तो तुम्ही मला दोष द्या एकोणीशे चौतीसच्या मार्च एप्रिलमध्ये माझी परीक्षा झाली जूनमध्ये मी त्या परीक्षेत पास झालो असे समजल्यामुळे पुढे काय हा तातडीचा प्रश्न माझ्यापुढे आवासून उभारायला माझे मित्र रघुआांना यांना प्रामाणिकपणे असे वाटत होते की मी माझे आयुष्य शिक्षणासाठी व्यर्थ घालवत आहे त्यांचे मत असे होते की मला आवश्यक तो अनुभव व जागृत विचारशक्ती हे सर्व आता प्राप्त झाल्यानंतर शाळा कॉलेजच्या वर्गात बसून दिवसन दिवस, दिवस आणि महिनेन महिने व्यर्थ घालवण्यात काय अर्थ आहे बंगाची चळवळ असताना करायचे काम वेगळे पण एकदा ते व्रत स्वीकारल्यानंतर काही एक दैनंदिन काम आपण स्वतःसाठी बांधून घेतले पाहिजे तसे काहीतरी ठरवण्याची ही वेळ आहे असे त्यांना मनापासून वाटत होते नेमके या सुमारास श्री शंकरराव देव हे काही कामासाठी करायला आले होते यापूर्वी त्यांची माझी भेट झालेली नव्हती मात्र रघुआण्णा यांची त्यांची ओळख होती शंकरराव देव हे श्री श्रीळकाळांच्या घरी उतरले होते रघुआण्नानी मला विचारल तुझ्या शिक्षणाबाबत आपण शंकरराव देवांचा सल्ला घेऊ का मी त्यांना म्हटले माझ्या शिक्षणाचा निर्णय माझा मीच क्ला पाहिजे बिचारा शंकररावांसारख्या मोठ्या माणसाला याची तसदी कशा आला पण त्यांनी फारच आग्रह केला म्हणून मी त्यांच्यासमोर शंकरराव यांना भेटण्यासाठी गेलो म्हटले निदान ओळख तरी होईल भेटल्यानंतर पहिले कुशल समाचाराचे प्रश्न संपल्यावर रघुआण्नानी माझी माहिती करून दिली शंकरराव सांगितले आचार्य भागवत यांच्याकडून त्यांच्यासंबंधी ऐकलं आहे पुढे शिक्षण घेण्याचा माझा विचार आहे असं रघुअणांना सांगताच शंकररावई म्हणाले कशासाठी वेळ सद्रुपयोग करता आहात कुठल्या तरी एका निश्चित कामाला तुम्ही आता वाहून घेतला पाहिजे मी विचारले कुठलं काम आणि कसलं काम ते म्हणाले मी काही विचार केलेला नाही पण तुम्ही आठ पंधरा दिवसात आमच्या सासवटच्या आश्रमात एकवर्षासाठी राहायला या म्हणजे तुमच्या आमच्या चर्चेतून निश्वित कामाची योजना आपण उभी करू मग इतर काही गोष्टी झाल्या आणि आम्ही निरोप घेऊन बाहेर पडलो माझ्या मनावर शंकररावांनी सांगितलेल्या गोष्टीचा अगदीच परिणाम झाला नव्हता असं नाही जर काही निश्चित दिशा निघत असेल तर का विचार करू नये असा प्रश्न माझ्या मनाशी येऊन गेला तो दिवस मी तसाच जाऊ दिला दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठल्यानंतर माझे मन स्वच्छ आहे असे माझ्या लक्षात आले आश्रम वगैरे काही नाही पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला जायचे हा माझा निर्णय झाला त्यानंतर दोन दिवसांनी रघुअणांना परत भेटल्यानंतर मी त्यांना माझा विचारपूर्वक घेतलेला निर्णय सांगितला अर्थात मग त्यावर त्यांनी आक्षेप घेतला नाही कोल्हापूरच्या कॉलेजला जाण्याचा मी विचार केला खरा पण त्यात पुष्कळ अडचणी दिसू लागल्या मी याबाबत माझे बंधू आणि आई यांच्याशी बोललो अर्थात त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना जे करणं शक्य होते ते त्यांनी करण्याचे कबूल केले पण ते काही पुरेसे नव्हते म्हणून मी माझे मित्र गौरीअर सिंहासने यांच्याकडे माझा उच्च शिक्षणाचा प्रश्न मांडला ते म्हणाले कसलाही विचार न करता कोल्हापूरला जा बाकीचे सर्व प्रश्न आम्ही मित्र पाहून घेऊ आणि म्हणून एकोणीशे चौतीसच्या जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उच्च शिक्षणासाठी मी कोल्हापूरला प्रस्थान केले छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कर्तृत्वामुळे कोल्हापूर शहर हे गोरगरिबांसाठी एक अतिशय महत्वाचे शिक्षण केंद्र बनले होते तेथे त्यांनी ते अनेक वस्तिगृहे चढवण्याची व्यवस्था केली होती मी जाताना मात्र मनाशी ठरवून गेलो होतो की या कुठल्याही वस्तिगृहात राहायचे नाही त्यावेळी कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या जातींची वस्तुगृहे असत मराठा समाजासाठी सुद्धा काही होती ती चांगली होती आणि प्रसिद्धही होती पण माझ्या विचाराची जी धारा होती त्याप्रमाणे मला अशा एखाद्या जातीच्या वस्तीगृहात जाऊन राणे पसंत नव्हते मला माझ्या मित्रांचा आधार होता त्यामुळे कुठेतरी स्वतंत्र खोली घेऊन रहावी असं मी ठरवले आणि त्याप्रमाणे पुढची चार वर्ष मी कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या भागात स्वतंत्र खोली घेऊन राहिलो माझे पहिले वर्ष मी कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध शिवाजी पेठेत काढले आता जेव्हा मी कोल्हापूरच्या मंडईंनाही सांगतो तेव्हा त्यांना ते खरे वाटत नाही बाबू कोटावळे आणि नेपाळचे श्री अनंतराव कटकोळ यानी स्वतःसाठी भाड्याने घेतलेल्या जागेतील दोन खोल्या त्यांनी मला दिल्या तेथे मी एक वर्ष काढले कोल्हापूर हे करवीर संस्थांच्या राजधानीचे शहर होते, त्यामुळे त्या राजकारण काही वेगळं होत प्रजापरिषदेच काही कार्यकर्ते क्रियाशील होत त्या सर्वांच्या आघाडीवर असलख्खा कार्यकर्ते वीर माने यांचा व माझा परिचय होता प्रजा परिषदेच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना बत्तीस साली कोल्हापूर संस्थांच्या बाहेर सत्याग्रह कल्यामुळे एरोडा जेलमध्ये जावे लागल होत त्यातल्या कित्यक्काशिमा ओळखी झाल्या होत्या कोल्हापूरला आल्यानंतर हे संबंध पुन्हा जागे झाले आणि माझ्या सार्वजनिक कामाचा धागा येथेही माझ्या दृष्टीनं जोडला गेला राजाराम कॉलेजमध्ये मी विद्यार्थी म्हणून प्रवेश केला तेव्हा तेथील एकंदर वातावरणाने मी चांगलाच प्रभावित झालो शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जुन्या राजवाड्यात आमचे राजाराम कॉलेज होते उत्तम शिक्षक वर्ग मोकळे वातावरण समृद्ध लायब्ररी एवढा सर्व संच असल्यामुळे शिक्षण संस्थेला महत्व काय येणार नाही त्यावेळी डॉ बाळकृष्ण कॉलेजचे प्राचार्य होते वृत्तीने राष्ट्रीय इतिहासाचे विद्वान प्राध्यापक कुशल कारभारपटू पल्लेदार वक्तृत्व यामुळे त्यांना राजाराम कॉलेजमध्ये आणि कोल्हापूर शहरात अतिशय मान असे आमच्या पहिल्या वर्षाच्या वर्गाला शिकवण्यासाठी ते काही येत नसत त्यामुळे त्यांचा काही संबंध येईल असे मला वाटेना म्हणून एक दिवस मी भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो त्यांनी माझी मोठ्या अगत्याने चौकशी केली मी त्यांना माझा पूर्व इतिहास सांगितला माझी 2-3 शैक्षणिक वर्ष फुकट गेल्याने त्यांना सांगितले आणि शिक्षणक्रम पूर्ण करण्याचा माझा निर्धारही व्यक्त केला त्यांची सहानुभूती आणि लक्ष असावे म्हणून भेटण्याची तजदी दिली असंही त्यांना सांगितले मी हो। हे सगळे मोकळेपणाने सांगितले म्हणून त्यांना आनंद झाला त्यांनी मला सांगितले लक्षात ठेव हे संस्थानी राज्य आहे मी पंजाबहून येथे आलो आहे तू जोपर्यंत शैक्षणिक कामात प्रगती करत राहशील तोपर्यंत माझा तुला पाठिंबा राहील पण कृपा करून कोल्हापूर संस्थांच्या राजकारणात भाग घेऊ नकोस मी त्यांना सांगितले कोल्हापूर प्रजा परिषदेच्या काही कार्यकर्त्यांशी माझी ओळख आहे आम्ही जेलमध्ये एकत्र होतो परंतु येतल्या कामात प्रत्यक्ष भाग घेण्याची माझी इच्छा नाही त्याचं काही कारणही नाही पण अधूनमधून माझ्या सातारा जिल्ह्यात जाऊन माझं काम मी करत राहणार रा आहे त्याला तुमची काही हरकत नाही ना त्यांनी सांगितले तो तुझा प्रश्न आहे त्याच्या आड मी येणार नाही आणि त्यांनी मोठ्या आपुलकीने मला निरोप दिला त्यांचा माझा हा जो गुरु शिष्य आणि जिवाळ्याचा संबंध होता तो पुढे चार वर्ष कायम राहिला मला अधूनमधून जरूर पडेल तेव्हा मी त्यांना भेटत असे तेव्हा ते आपुलकीने चौकशी करत आणि जरूर तेव्हा मार्गदर्शनही करत श्री बाळकृष्णांशी हे संबंध प्रस्थापित झाल्यामुळे मी एका दृष्टीने निर्धास्त झालो आणि माझ्या अभ्यासाच्या पाठीमागे लागलो पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम कसा अगदी साधा होता मला फक्त संस्कृत सोडून अर्धमागदी घ्यावे लागले होते त्यामुळे अर्धमागदीचा अभ्यास करणे जरूर होते संस्कृत मला मॅट्रिकचा वेळ सोडून द्यावे लागले होते त्याचाही एक छोटासा किस्सा आहे मी मॅट्रिकचा अभ्यास करत असताना शाळेतून मिळणारे संस्कृतचे शिक्षण हे अपुरे आहे असे वाटू लागले परंतु इतर मुलांनी ज्याप्रमाणे तो विषय बाहेर शिकण्याची व्यवस्था केली होती तशी मला करता आली नाही विशेषतः एक शास्त्री विद्यार्थ्यांना बोलावून संस्कृत शिकवत असत त्यांच्याशी माझी ओळख नसल्यामुळे अनंतराव कुलकर्णी यांना मी माझ्यासाठी चौकशी करायला सांगितले होते कारण तेही आमच्याबरोबर परीक्षेला बसणार होते अनंतराव माझा मोठा जिग्री मित्र होता तो मनाने फार सरळ होता तो मला पहिल्याप्रथम काही सांगितलं परंतु मी खोदून खोदून विचारल्यानंतर त्यांनी सांगितले शास्त्रीबाव म्हणाले मी अब्राह्मणांना संस्कृत ही देव आणि शिकवणार नाही त्याने मला शास्त्रीबाबांचे ते शब्द सांगितले तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आले मी अनंताला सांगितले अंतु काका तू माझी बिलकुल काळजी करू नकोस हे सर्व ऐकल्यानंतर मी ठरवले की संस्कृत सोडून द्यायचे आणि सरळ शुद्ध मराठी घ्यायचे उरलेल्या चार दोन महिन्यात मी परीक्षेला बसायचे ठरवले अशा तऱ्हेने माझे संस्कृत सुटल्यामुळे कॉलेजच्या पहिल्या वर्षी मी अर्धमागतीचा अभ्यास करत होतो डॉक्टर उपाध्य नावाचे प्राध्यापक आम्हाला अर्ध मागधी शिकवत ते अतिशय उत्तम शिक्षक होते थोडे श्रम केल्यानंतर माझ्या लक्षात आले की अर्ध मागधी हा परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी उत्तम विषय आहे त्यावेळी महाराष्ट्राचे आवडते कादंबरीकार ना फडके हे आमच्या राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते पहिल्या वर्षाला त्यांचा माझा काही संपर्क का आला नाही पण दुसऱ्या वर्षी मी इंटरमीजियेटला गेल्यानंतर आम्हाला ते तर्कशास्त्र शिकवत होते ना फडके हे बाहेर जसे लोकप्रिय होते तसे ते तिद्यार्थ्यातही ते अत्यंत प्रिय होते साधा खादीदारी गंभीर प्रवृत्तीचा विद्यार्थी म्हणून मी त्यांच्याजवळ फारसा जाऊ शकलो नाही परंतु त्यांच व्यक्तिमत्व मी जास्तीत जास्त निहाळून पाळण्याचा प्रयत्न करत असे कारण त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या जादूगार आणि दौलत या कादंबऱ्यांचा मी मोठा भोगता होतो अशी मनोज्ञ मराठी लिहिणारा लेखक आपल्याला शिकवायला शिक्षक म्हणून आहे याचा मला आनंद वाटत होता त्यांच्या तर्कशास्त्राच्या तासाला मी वर्गात भिनचूक हजर रात असे विषय सोपा आणि मनोरंजक करण्याची त्यांची हातोटी ते उत्तम शिक्षक असल्याची साक्ष देत होती आणि त्यामुळे मराठी इतिहास यांच्याबरोबरच तर्कशास्त्रही माझ्या आवडीचा विषय झाला कॉलेजमधल्या अध्यापनाच्या कामाबरोबरच फडक्यांचे इतरही सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सहकारणे चालू असत अधूनमधून त्यांची उत्तम व्याख्याने कोल्हापूरला होत असत मी ती नेहमी ऐकत असे आमच्या कॉलेजमध्ये त्यांनी संगीताची आवड असलेल्या विद्यार्थ्यांचे एक मंडळ बनवले होते त्या मंडळाचा मी सभासद होतो कॉलेजच्या वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये आयोजित केलेली गाणा हिरा हिराबाई बडोदेकर यांच्या संगीताने भिजून गेलेली आणि रंगलेली एक मैफल अजूनही माझ्या नजरेसमोर तळळते त्याचवेळी कोल्हापुरात असलेले दुसरे महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक माधोराव पटवर्धन यांचे हे उत्तम कवी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते त्यांचे अर्धे इंग्रजी आणि अर्धे मराठीतील माधोर जुलियन हे नाव त्यांच्याबद्दल अधिकच औत्सुक्य व कुतूल निर्माण करत असे मात्र फडके जसे लोकप्रिय होते तशा तर लोकप्रियता माधवरावांना नव्हती पण ते प्रवृत्तीने विद्वान आणि प्रकृतीने गंभीर होते इंटरमिजिएटच्या वर्गामध्ये ते आम्हाला इंग्रजी कविता शिकवत परंतु त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जिवाळा प्रस्थापित करण्याची जी, जी आवश्यकता असते ती कधी आढळली नाही ते वक्तशिर येत आपल्या तासाच्या वेळी खाली मान घालून आपल्या खुर्चीवर येऊन बसत हातात पुस्तकं घेऊन पुस्तकाकडे पाहत पाहत खाली मान घालून तासभर बोलत राहत आणि आपला वेळ संपला की तशीच खाली मान घालून निघून जात ही दोन्ही आपापल्यापरीने मोठी माणसे होती त्यांच्याबद्दल आम्हाला आदर होता पण कारण काय ते मला समजत नाही त्यांच्याजवळ जाऊन त्यांची दाट ओळख करून घ्यावी किंवा त्यांच्याशी मैत्री संपादन करावी असेही विचार माझ्या मनात कधीच आले नाहीत स्वभाव व भिन्नता किंवा आयुष्याकडे पाहण्याचा फरक यामुळे कदाचित असेल पण हे घडले खरे डॉक्टर बाळकृष्ण यांच्या बाबतीत मात्र मला असा अनुभव आला नाही पुढे कालांतराने मी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रोफेसर फडके यांची आणि माझी गाठभेट झाली होती त्यांनी जुन्या आठवणी दिल्या घेतल्या आणि आमचा चांगला स्नेह जमला नंतर त्याचे माझे चांगले घनिष्ठ संबंध आले आणि त्यांच्या माझ्यात काही पत्रव्यवहारही झाला कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्रातील आणखी एका महत्वाच्या व्यक्तीचा उल्लेख केला पाहिजे त्यांचे नाव डॉक्टर बोस हे इंग्रजीचे प्रोफेसर होते मी बीएच्या वर्गात असताना तेही आम्हाला इंग्रजी कविता शिकवत असत कॉलेज कॉलेजपर्यंत विद्यार्थी दशेत, मी अनेकांपासून इंग्रजी कविता शिकलो आहे परंतु प्रोफेसर बोस यांची शैली कोणाला साधली नाही त्या प्रकारची काहीशी शैली हायस्कूलमध असताना आमचे शिक्षक श्री दत्तोपंत पाठक यांच्यामधला पाहायला मिळाली होती प्रोफेसर बोस यांची माझी त्यानंतर भेट दिल्लीमध्ये मी संरक्षणमंत्री असताना झाली तिल्लीमध्ये आह असं कोणीतरी मला सांगितले मी तुमच्या राजाराम कॉलेजचा विद्यार्थी आह असं मी त्यांना फोन करून सांगितले व माझ्या घरी चहाला याल का असे विचारले त्यांनी ते निमंत्रण आनंदाने स्वीकारले आणि त्यांचा मुलगा जो दिल्ली युनिव्हर्सिटीमध प्राध्यापक होता त्याच्याबरोबर येऊन माझ्या घरी तासभर बसून ते, तास ते कोल्हापूरच्या गोष्टी बोलून गेल शैक्षणिक जीवनातल्या अशा व्यक्तींचा प्रभाव हा बराच टिकून असतो व एका अर्थाने तो अविस्मरणीय असतो कारण त्यांच्याकडून घेतल संस्कार हे कायम टिकणारे संस्कार असतात कोल्हापूरचे राजाराम कॉलेज म्हटले म्हणजे मला शैक्षणिक क्षेत्रातील या माणसांची नित्य आठवण येत कोल्हापूरची उच्च शिक्षणाची ही चार वर्ष माझ्या आयुष्यातील पायाभूत आणि गतिमान अर्षी वर्ष आहेत गेल्या तीन वर्षांच्या राजकीय अनुभवानंतर मी आता सर्व परिस्थिती व विचारातील भेदाभेदांकडे काहीशा तटस्थ वृत्तीने पाहू शकत होतो उच्च शिक्षण पुरे होईल की नाही अशी माझ्या मनात दास्ती होती ती अडचण दूर झाली कारण मी कोल्हापूर येथे येऊन बरा अस्थिर झालो होतो सांपत्तिक अडचण चार वर्ष वारंवार येतच राहिल्या पण माझे बंधू गणपतराव व माझे सर्व मित्र यांच्या मदतीने नन्ना मी तोंड देऊ शकलो मन केंद्रीत करून अभ्यास करावा आणि वाचन करावे अशी माझी इच्छा होती आणि यादृष्टीने या चार वर्षात मी पुष्काळ फायदा करून घेतला असे म्हटले तरी चालेल याचा अर्थ असा नाही की मी सातारा जिल्ह्यातील माझ्या कार्यकर्त्या मित्रांपासून वा त्यांच्या कामापासून अलग राहू इच्छित होतो ते तर मला कदापी शक्य नव्हते मी तर आता सातारा जिल्ह्यातील काँग्रेस चळवळीचा एक अतूट भाग झालो होतो कधी मी त्यांच्याकडे साताऱ्याला शनिवारी रविवारी तुझ्या दिवशी जात असे किंवा माझ्या मित्रांपैकी काहीजण मला भेटण्यासाठी कोल्हापूरला येत त्यामुळे ते संबंध तसेच वाढत होते चळवळीच्या कामापेक्षा मी वाचनासाठी जादा वेळ देत होतो आणि वाचनाची साधने विपुल असल्यामुळे बौद्धिक आणि वैचारिक शक्ती मिळवण्याच्या कामात मी गर्क होऊन गेलो होतो आता माझे वाचन मर्यादित राहिले नव्हते काय वाचावे आणि काय वाचू नये असा संभ्रम आता वाटत नव्हता त्याबाबतीत माझ्या दिशा कायम झाल्या होत्या आणि योजनापूर्वक काही वाचावे असं मी ठरवले होते राजकारण इतिहास आणि वाङ्मय या विषयांची निवडक पुस्तके मी शोधू लागलो कोल्हापूरच्या लायब्ररीत कित्येक तास बसून ती वाचूही लागलो कॉलेजमधे अभ्यासासाठी नेमल काही विषय नव्हे होते म्हणून त्यासाठीही थोडाफार प्रयत्न करावा लागला परंतु बरेचसे विषय सामान्य स्वरुपाचे होते त्या विषयांना धरूनही मी वाचनाचा प्रयत्न करत असे मला राजाराम कॉलेजच्या लायब्ररीमधिहासविषयक पुष्कळ चांगली पुस्तके आढळली समाजवादी विचार समजल्याने इतिहासाकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली होती ऐतिहासिक घटनांच्या अभ्यासाबरोबर वर, त्यांना प्रेरित करणाऱ्या सामाजिक व वैचारिक शक्तींचाही आवाका आला पाहिजे संकुचित व संकीर्ण क्षेत्र व काळ यापेक्षा देश व जग याकडे विशाल नजरेने पाहता आले तर सर्व बाबींचा संदर्भ समजून त्यांचे सम्यगदर्शन होते असे आता माझे मत झाले होते यादृष्टीने एच जी वेल्स यांच्या आउटलाईन ऑफ हिस्ट्री या सर्व मानवजातीच्या विकासाला आपल्या कवेत पकडणाऱ्या ग्रंथाच्या वाषणाने मी सुरुवात केली या ग्रंथाच्या वाचनाने मी काहीसा सिमित झालो होतो या तऱ्हेचे वाचलेले हे पहिले पुस्तक म्हणून याची माझी आठवण इथं देत आहे वाङ्मय क्षेत्रात मी बर्नार्ड शॉच्या नाटकांच्या प्रस्तावना वाचल्या नाटकांच्या संहितापेक्षा प्रस्तावनास मोठ्या होत्या पन्नास पानांचे नाटक तर एकशे पन्नास, पन्नास प्रस्तावना असा काहीसा हिशेब बर्नार्ड शॉच्या नाटकाबाबत होता या माणसाची प्रतिभा विशाल होती त्यामुळे सर्व विषयात त्यांचा प्रवेश होता त्यांचे समाजवादावरील एक पुस्तक त्यावेळी खूप नावाजले गेले होते बर्नार्ड शॉची एक विशिष्ट लेखन शैली आहे त्या शैलीची या निमित्ताने ओळख झाली यानंतर फ्रेंच लेखक विक्टर युगो यांच्या लॉ मिब्ल आणि इतर एक दोन कादंबऱ्याही मी वाचल्या असे मी सर्वांगीण वाचन करत होतो माझे मन सांस्कृतिकदृष्ट्या सुसंपन्न करण्याचा सा प्रयत्न करत होतो त्याचबरोबर राजकीय विषय आणि घडामोडी यांच्याशी दैनंदिन संबंध ठेवत होतो तेव्हा प्रसिद्ध होणारे गांधीजींचे साप्ताहिक हरिजन अगदी न चुकता वाचणे हे माझे महत्वाचे काम असे घरून येणाऱ्या पित्याच्या पत्राची ज्याप्रमाणे मुलगा वाट पाहतो त्याचप्रमाणे लायब्ररीत हरिजन केव्हा येतो याची मी वाट पाहत असे गांधीजी हरिजन मध्ये त्यांना महत्वाच्या वाटणाऱ्या सर्व प्रश्नांवर लिहीत असत त्यांचे सरळ साधे सोप्या इंग्रजीतील गंभीर विचार वाचताना मनाला एक प्रकारे शक्ती मिळत असे हे सर्व वाचत असतानाच जे राजकीय संस्कार घेऊन मी कोल्हापूरला आलो होतो त्यांचा विकास कसा करायचा हाही माझ्यापुढे प्रश्न होता स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये वाहून घ्यायचे हा तर निर्णय होताच परंतु त्या स्वातंत्र्याचा अर्थ काय हे निश्चित करण्याची गरज होती कोट्यावधी गरीब शेतकरी मागासलेपणात बुडून गेले आहेत त्यांचे भवितव्य काय माझ्यासारखी अनेक तरुण मुले शिक्षणाची संधी न मिळाल्यामुळे अंधारात आहेत त्यांना डोळस करून एक नवी दृष्टी दिल्याशिवाय त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार नाही त्याचे काय अशा अनेक प्रश्नांचा मनात एकसारखा संघर्ष चालू होता विसापूर जलमधून बाहेर पडताना गांधीवादाबद्दलची आपुलकी आणि समाजवादासंबंधीचे आकर्षण या दोन भावना म्हणा किंवा हे दोन विचार मना, घेऊन मी बाहेर पडलो होतो आणि माझ्या मनात जेही विचार चालू होते त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्य वारंवार चर्चा करत होतो कोल्हापूर प्रज्ञा परिषदेच्या काही कार्यकर्त्यांशी माझा संपर्क होता पण त्यांचे प्रश्न वेगळं होते समाजवादाची मीमांसा करण्यासाठी काही अभ्यास मंडळी सुरु करावीत असं मी माझ्या जिल्ह्यापुरत ठरविले आणि त्यासंबंधी मी माझे प्रयत्न सुरु कल श्री आत्माराम पाटील भोरगावकर व रघुअण्णामय हे या बाबतीत माझ्या अधिक जवळ होते श्री आत्माराम पाटील महिन्यातून एकदा तरी कोल्हापूरला येत आमच्या अनेक विषयांवर चर्चा होत जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची एक मित्र संघटना उभी करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय आम्ही घेतला परंतु त्याचबरोबर काँग्रेस हाच आपला राजकीय पक्ष मानायचा व त्याच्या ध्येय धोरणाबाहेर ही संघटना न्यायची नाही असे बंधन आपण स्वीकारले पाहिजे अशी त्यांची व माझी चर्चा होत असे त्याचप्रमाणे ते क्रियाशील राहिले पुढे नवे नवे मित्र जोडून ते त्यांना कोल्हापूरला घेऊन येत किंवा आपल्या गावी त्यांच्या बैठका ठरवून कोल्हापूरून मला बोलावून घेत हे मित्रमंडळ बांधण्याचे आमचे हे क्रियाशील पाऊल पकड घेऊ लागले त्यामुळे माझ्या मनाला उत्साह वाटू लागला शेतकरी कार्यकर्त्यांशी बोलताना समाजवादाचा विचार मांडला तर त्यांना तो, तो आवडत असे कारण समाजवादाचा त्यावेळी जास्तीत जास्त जो अर्थ समजला होता त्याची दोन अंगे होती एक गरीब श्रीमंत ही विषमता घालवणे आणि जे मागासलेले आहेत त्यांना सर्वतरेच्या उन्नतीची संधी अधिकार म्हणून मिळवून देणे त्यामुळे अवतीभोवती दिसणारी गरीबी आणि मागासलेपणा यामुळे दबवून गेलेल्या त्या कार्यकर्त्यांच्या गे चेहऱ्यावर मला नवा उत्साह दिसून येईल काँग्रेस संघटनेत राहून समाजवादी मित्रांचा एक संघ बनवायचा व हळूहळू त्यांच्या मदतीने सर्व जिल्हा काँग्रेसच समाजवादी विचारांची करायची अशी आमची इच्छा होती आमच्या कामाची ही दिशा होती आणि एक दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर त्याला काही रंगरूप येऊ लागले त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढू लागला पण त्यामध्ये काही अडचणी येत होत्या माझे मित्रश्री काशीनाथ पंतद्रख हे कट्टर गांधीवादी होते त्याबाबतीत ते बिल्कुल तडजोड करायला तयार नव्हते गांधींच्या विधायक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीने ग्रामीण जीवनात शक्ती येईल असा त्यांचा विश्वास होता समाजवाद शब्द आम्ही दोन्ही मंडळे वापरत होतो पण प्रत्येकाची प्रेरणा संदर्भ व अर्थ पूर्णतः वेगळा होता ते जेव्हा असे प्रश्न उपस्थित करत तेव्हा माझ्या मनात मोठा पेच पडे की आपण आपल्या स्वतःची फसवणुत्तर करून घेत नाही ना गांधींच्या राजकीय नेतृत्वावर माझी तेवढीच निष्ठा होती त्यांच्या विधायक कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना क्रियाशील ठेवण्याचा व जनसंपर्क साधण्याचा मार्ग साध्य होत होता ही गोष्ट खरी पण समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवून देशाला नवे आधुनिक रुप द्यायची सामर्थ्य या कार्यक्रमात आहे की नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका असते तशात तात्विक व वैचारिक चर्चा कार्यकर्त्यांच्या बैठकीतून रंगत असत कधीकधी मतभेदाला होत येईल पण आमच्या मैत्रीत कधी बाधा आली नाही कोल्हापूरला माझ्या काही नवीन ओळखी होत होत्या त्यापैकी एक म्हणजे श्री बिडेश कुलकर्णी हे कोल्हापूरला असताना त्यांची माझी भेट व ओळख झाली या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले ते मोठे विवादपटू होते संभाषणातील स्पष्टोक्ती आणि विवाद घालण्यातली चतुर्ता यामुळे त्यांच्याशी बोलताना आनंद होईल ते होते सुभाषचंद्र बोस यांच्या विचारसरणीचे मी त्या वेळपर्यंत समाजवादाचा विचार करत असल्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाकड़ आकर्षित झालो होतो गांधीजींबद्दल आपुलकी आणि हिंदुस्तानच्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांकड़ नव्या समाजवादी दृष्टीकोनातून पाहण्याचा विचार या दोन गोष्टींच्या संघर्षाचक्र माझ्या मनात फिरत होत अशाच प्रकारचित्र मी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारात जीवनात पाहिल त्यांचे आत्मचरित्र नुकतच प्रसिद्ध झाल होत आम्ही काही मित्रांनी ते एकत्र बसून वाचले मी तर त्याची पुन्हा पुन्हा पारायणी केली त्यावी मनात एक गोष्ट स्पष्ट झाली की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गाने जर काँग्रेस गेली तर त्यात आपण जो समाजवादाचा विचार करतो हो, आहोत तो यशस्वी होईल यामुळे पंडित नेहरुंचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार यांचे एक नवे आकर्षण माझ्या मनात निर्माण झाले होते श्री बिडे कुलकर्णी यांच्याशी बोलताना मी माझे हे म्हणणे मोठ्या आग्रहाने मांडत असे दुसऱ्याचा विचार सहजासहजी मान्य करण्या इतके ते लेचेपेचे नव्हते त्यावेळी त्यांनी माझे विचार मान्य असल्याचे कधीच सांगितले नाही पण पुढे बऱ्याच वर्षांनी त्यांनी मला एकदा सांगल्याचे आठवते तुम्ही कोल्हापूरला असताना पंडित नेहरू आणि समाजवादासंबंधाने जे विचार मांडत होतात त्याचा काहीसा परिणाम माझ्यावर जरूर झाला माझे हे वैचारिक प्रकरण इतके सोपे नव्हते गांधींच्या व्यक्तिमत्वावर निष्ठा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारासंबंधी एक नवी जवळ आणि माझ्या जिल्ह्यातल्या काही मित्रांच्या साहचर्यामुळे नाही म्हटले तरी काहीशा आपुलकीने मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा एका वैचारिक त्रिकोणात मी यावेळी उभा होतो या त्रिकोणाचे उत्तर ताबडतोब मिळाले पाहिजे असा माझा आग्रह नव्हता कारण ते शक्य नव्हते परंतु त्यावेळी माझी वैचारिक परिस्थिती काय होती याचे हे चित्र आहे विचारांचा गोंधळ कितीही असला तरी प्रत्यक्ष कार्यामध्ये त्यांची कसोटी लावल्याशिवाय बरोबर काय आणि चूक काय हे समजत नाही म्हणून मी मन मोकळे ठेवून माझ्या सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि मित्रांशी हे सगळे बोलत होतो आणि वागत होतो प्रत्यक्ष कार्यकर्त्यांना जे खरे असेल ते निघेल असा विचार मनाशी केला निर्णयाची मला काही घाई नव्हती जीवन पुढे चालू होते देशातील राजकीय परिस्थिती ही कायदेभंगाच्या वातावरणाच्या बाहेर आली होती विधायक कार्यक्रम पक्षाची संघटना आजवर झालेल्या कामाचे समालोचन विचारांत स्वच्छता आणण्याची आवश्यकता या सर्व गोष्टींची कार्यकर्त्यांना जाणीव झाली होती आणि यादृष्टीने आप आपल्या आपापल्याप्रणी तयत्न करू लागले होते, मला आठवत एकोणीशे चौतीस साली कायदेभंग चळवळीनंतरचे काँग्रस्तचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरायच होते आणि त्या अधिवेशनासाठी बाबू राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती मी गेली काही वर्ष कार्य करत होतो परंतु राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी संबंध प्रस्थापित करावेत असा आयोग मला एकदाही लाभला नव्हता निदान एकदा प्रत्यक्ष पाहिलं तरी पाहिजे असे मला वाटत त्यामुळे मी माझ्या मित्रांपुढे प्रस्ताव मांडला त्यांनाही तो पटला या अधिवेशनामुळ मुंबई पाहिल्यासारखी होईल ही गोष्ट मनामध्ये होती मीही मुंबई अद्याप पाहिलि नव्हती या अधिवेशनासाठी मी मुंबईला गेलो या अधिवेशनात काँग्रस्तिशालुप मी प्रथम पाहिल जनमानसात या पक्षाला कवड मोठस्थान आह याच विराट दर्शन मला मुंबई शहरात पाहायला मिळाल राजेंद्र प्रसाद यांची मुंबई शहरात झालिभव्य स्वागत डोळ दिपवणार अस वाटल वरळीच्या बाजूला काँग्रस्तिअधिव्ह आमी अधिवेशनाच्या प्रेक्षाकारात बसून सर्व चर्चा व भाषणे ऐकली त्यावेळी जातीय निवाडा कम्युनिल अवॉर्ड हा दक्षात सर्वत्र वादग्रस्त प्रश्न झालिला होता आणि याच पडसाद काँग्रस्तही उठत होत ब्रिटिश सरकार हिंदुस्तानसंबंधी एकोणीसशे पस्तीसचा कायदा पास करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत होत जातीय निवाडा हा त्यातीलच एक भाग होता त्याला मान्यता द्यायची की नाही असा प्रश्न या अधिवेशनापुढे चर्चेसाठी होता आणि तो अतिशय वादळी ठरला एकोणीसशे पस्तीसच्या या कायद्यामध्ये मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची योजना या निवाड्यामुळे मांडली गेली होती त्याला स्पष्ट विरोध करावा असा निष्टांचा आग्रह होता व मत होते पण काँग्रेस वर्किंग कमिटीने राजकीय व्यवहार म्हणून पवित्रा टाकला होता की आमची मागणी स्वातंत्र्याची आहे जातीय निवाड्याचा स्वीकार किंवा अस्वीकार यामध्ये आम्हाला रस नाही प्रथमता समजायला ही भूमिका अवघड हो होती पण हिंदुस्थानातील मुसलमानांचे राजकारण जे वळण घेत होते ते लक्षात घेता मोठ्या धोरणिपणाने त्यांनी ही भूमिका ठरवली आणि वर्किंग कमिटीने त्याला मान्यता दिली होती खुल्या अधिवेशनात याबाबतीत जेव्हा ठराव आला तेव्हा त्याला विरोध करणारे अतिशय परिणामकारक असे भाषण पंडित मदन मोहन मालवीय यांचे झाले लक्षावधी माणसांनी भरलेल्या त्या विशाल पटांगणात एक तासभर अतिशय आर्जवी आणि वक्तृत्वपूर्ण असे त्यांचे भाषण झाले ते हिंदी भाषेत बोलले मला तर असे वाटले की मालवीय यांनी अधिवेशन जिंकले आणि त्यांच्या मताप्रमाणे ठराव नापास होणार पण प्रत्यक्षात जेव्हा अधिकृतपणे मतदान झाले तेव्हा मोठ्या बहुसंख्येने प्रतिनिधींनी मूळ ठराव पास केला मला मतदानाचा अधिकार नव्हता हो काँग्रेस अधिवेशनात उपस्थित राहण्याचा माझा हा पहिलाच अनुभव होता त्याकरता मी तेथील माणसे तेथील वातावरण सर्व निहाळून मनात साठवण्याचा सा प्रयत्न करत होतो माझे काम तिथे झालेल्या सर्व चर्चा व मोठ्या पुढाऱ्यांची भाषणे हे सर्व काळजीपूर्वक टिपून घेत होते मतदानाचे ठराव पास झाल्यामुळे कसलाच पेच नव्हता या अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेस पुढाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पहायचा व भण्याचा योग आला त्यामध्ये मी प्रथमता सानेगुरुजींना पाहिले याची आठवण आहे माझे मित्र दयारनव कोबडेकर यांच्यामुळे त्यांची माझीही भेट झाली मी जसा कोल्हापूरला उच्च शिक्षणासाठी गेलो होतो त्याचप्रमाणे दयारनव हा आयुर्वेदाच्या शिक्षणासाठी पुण्याला गेला होता तेथे तो साने गुरुजींच्या संपर्कात आला दयारनवचा आणि माझा स्नेह तसा फार जुना होता आमचा एकमेकांशी पत्रव्यवहारही होत होता तो आपली सुखदुःखे मला कळवत असे तो माझ्यासारखाच परिस्थितीने सामान्य होता तरी चिकाटीने आयुर्वेदाचे शिक्षण घेत होता आपल्या खर्चासाठी पैसे मिळवण्यासाठी तो चार दोन तास काहीतरी उद्योगही करत होता त्या काँग्रेस नगरात साने गुर्जना मी प्रथम पाहिले तेव्हा ते फारसे प्रसिद्ध नव्हते पण खानदेशात त्यांना फार मोठा मान होता अनेक तरुण मुलांना त्यांनी देशसेवेची दीक्षा दिली होती मी त्या दिवशी सानेगुर्जना पाहिले तेव्हा गुडघेपुटाशी धरून एकट एका चटईवर चिंतरात बसावेत असे ते अस तिस दयारनव माझी सानेगुरूंशी भेट करून देताना माझी माहिती करून दिली तेव्हा तिसरी ते मान हलवत म्हणाल फार फार छान हे माझे घनिष्ठ मित्र आह दयार नवने असं त्यांना पुन्हा सांगितल तेव्हा दयार नवचे मित्र रहा असं त्यांनी मला सांगितले मी त्यांना नमस्कार करून निरोप घेतला मुंबईच्या अधिवेशनात माझ्या ज्या काही नवीन ओळखी झाल्या त्यात सानेगुरुजींची भटमा माझ्या कायमची लक्षात राहिली या जातीय निवाड्यावरून महाराष्ट्रात पुष्कळ वादग्रस्त चर्चा आणि वादळ झाले या जातीय निवाड्याच्या प्रश्नावरून महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुण्यामध्ये तेव्हा काय वातावरण होते याचा अनुभव या काँग्रेस अधिवेशनानंतर मुंबईहून परत जाताना योगायोगाने मला पाहायला मिळाला पुण्यामध्ये आम्ही एक दोन दिवस थांबलो तेव्हा सकाळी सहज वर्तमानपत्रात बातमी वाचली की काँग्रेस अधिवेशनात जातीय निवाड्यासंबंधाने काँग्रेसने पास केलेल्या ठरावावर वर्किंग कमिटीन एक प्रमुख डॉक्टर अंसारी यांचे पुण्यात भाषण होणार आह आमच्या मनात विचार आला की एका मोठ्या पुडाऱ्याचे भाषण अगदी जवळून ऐकायची संधी आली आहा तिथा आपण या सभा जरूर जायच ही सभा सदाशिव पिढीतील शिवाजी मंदिरात होती पुण्यात त्यावेळी बऱ्याचशा जाहीर सभा त्या ठिकाणी होत असत आम्ही सभच्या ठिकाणी जाऊन पोहोचलो तेव्हा तिथ एक दोन हजार जमली होती काही प्रमुख काँग्रस्त कार्यकर्तेही दिसल परंतु त्यातले काहीजण मला काहीसे अस्वस्थ वाटले मी त्यांना विचारले या सवेत काही विशेष होणार आहे का तुम्ही लोक अस्वस्थ दिसता त्यांनी सांगितले सभेमध्ये जमलेले जे लोक आहेत त्यात बहुसंख्येने काँग्रेसविरोधी लोक आहेत आणि ते सवा नीट चालू देतील असं काही आम्हाला दिसत नाही आम्हालाही काही करता येण्यासारखे नव्हते परंतु आम्ही दहा पाच जण व्यासपीठाच्या जवळपास जाऊन बसलो सभा मोडण्याच्या पुण्याचे काही एक विशेष तंत्र आहे असे त्या दिवशी माझ्या लक्षात आले थोड्या वेळाने शंकरराव देव डॉक्टर अंसारी यांना सभासनी घेऊन आले सभा सुरू करण्याचे जे, जे प्राथमिक उपचार असतात ते झाल्यानंतर डॉक्टर अंसारी हे बोलायला उभे राहिले भाषणातील त्यांची पहिली एक दोन वाक्ये बोलून झाली नाहीत तोच त्यांच्यासमोर बसलेल्या श्रोतूवर्गातला मोठा समाज एकदम उभा राहिला आणि त्यांनी जातीय निवाड्याविरोधी आणि काँग्रेसविरोधी घोषणा देत धुमाकूळ घातला घोषणांचा गदारोळ चालू असतानाच काहींनी व्यासपीठावर चढून डॉक्टर अंसारी व श्री देव यांना वेडा टाकला स्थानिक कार्यकर्ते आता पुढे झाले व त्यांनी तो वेढा मोडून काढला आम्ही बाहेरगावचे जे थोडे लोक होतो ते काहीही प्रकरण सांभाळू शकत नव्हतो हो आणि शेवटी ही सभा उधळली गेली डॉक्टर अन्सारी भाषण करताच परत फिरले त्यांना त्यांच्या मोटारीने सुरक्षितपणे पोहोचवणे या उद्योगामध्ये आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना थोडीफार मदत केली जातीय निवाड्यासंबंधाने पुण्यातील काँग्रेसविरोधी सुशिक्षित मंडळींची भावना व मनस्थिती काय होती याची काहीशी चुनू या प्रसंगाने आम्हाला आणून दिली पुण्याच्या सभेत जे आम्ही पाहिले ते त्यावेळी महाराष्ट्रात बदलत चाललेल्या राजकीय परिस्थितीचे प्रतिकात्मक चित्र होते पुण्याने नाकारले ते महाराष्ट्राने नाकारले अशी तोपर्यंतची प्रथा होती पण गेल्या चार वर्षात काँग्रेस ग्रामीण क्षेत्रात मुळे धरू लागली होती आणि नेतृत्वाचे केंद्र बदलत आहे याची अजून जाणीव झाली नव्हती एक अर्थपूर्ण घटना म्हणून या सभेचा मी येथे उल्लेख केला आहे हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर थीक या राजकीय प्रश्नांची वस्तुस्थिती लोकांच्या पुढे मांडणे आवश्यक आहे म्हणून आम्ही जिल्ह्यात काही दौरे आखले आणि ठिकठिकाणी जाऊन या ठरावाची पार्श्वभूमी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला काँग्रेस वेळोवेळी ज्या अनेक संघटातून गेली आहे त्यातला जातीय निवाड्याचा प्रश्न हा असाच एक अवघड प्रश्न होता शहरातील हे वातावरण सोडले तर ग्रामीण जनतेला स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न नीट समजवून सांगितला तर लोकांना तो समजत होता आणि पटत होता हा माझा अनुभव आहे कोल्हापूरचे माझे कॉलेजचे दिवस मागे सांगितले त्याप्रमाणे चालले होते कॉलेज कॉलेजमधला अभ्यास आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्य या दोन्हीमध्ये मी गुंतलेला होतो मी जेव्हा इंटरच्या वर्गात गेलो तेव्हा सहाध्याई मला सांगू लागले इंटरमिडियेटची परीक्षा तशी अवघड असते कारण ती युनिव्हर्सिटीची परीक्षा असते आणि तिचा निकाल मोठा कठीण असतो तेव्हा पहिल्यापासून जरा तयारीत रहा मी यावर्षी परीक्षेची तयारी चांगली करायची म्हणून कामाला लागलो यावेळी आम्हाला या अभ्यासासाठी जी पुस्तके नेमली होती त्यातले एक चांगले पुस्तक माझ्या मनातून अजून गेल इंग्रजीच्या अभ्यासासाठी इंग्रजी, अभ्या इंग्रजी वाङ्मयाचा इतिहास अतिशय सुलभ आणि वाचनीय अशा शैलीमध्ये लिहिलेला होता ऐतिहासिक दृष्टीने भाषेचा सा अभ्यास उपयुक्त असतो याची थोडीफार कल्पना मला यामुळे आली आणि या विषयावरची दुसरीही काही पुस्तके मिळवण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळी मराठीचा ऐतिहासिक दृष्टीने विचार केलेला ग्रंथ निदान मला तरी माहीत नव्हता महाराष्ट्र सारस्वत म्हणून श्री व्ही वावे यांचे एक पुस्तक उपलब्ध होते चांगले पुस्तक आहे पण मी वर उल्लेख केलेल्या पुस्तकाच्या तुलनेन मला ते दुबळे वाटले या माझ्या अभ्यासविषयी लहान गोष्टी मी अशासाठी सांगतो आहे की यातल्या प्रत्येक गोष्टीतून माझी विचार माझ्या सवयी माझ्या आवडीनिवडी बनत होत्या म्हणून याचे महत्व आहे याच वर्षी प्राध्यापक फडके आम्हाला तर्कशास्त्र शिकवू लागले गाण्याची मैफल जमावी तसे फडक्यांचे तर्कशास्त्राचे तास रंगत असत राजाराम कॉलेजच्या वरच्या मजल्यावर एक मोठा हॉल होता तेथे हा त्यांचा तास न हे या हॉल हॉलमध्ये असा वर्ग का घेतात याची मी चौकशी केली तेव्हा मला असे सांगण्यात आले की विद्यार्थी नसलेले पण ज्यांना या विषयाची आवड आहे असे बाहेरचे कित्येक लोक या तासाला येऊन बसतात त्यामुळे हा हॉल नेहमी भरगच्च भरलेला असे प्राध्यापक फडक्यांची विषय मांडण्याची ही लकम फार थोड्या शिक्षकांमध्ये मला पाहायला सापडली इंग्लिश उच्चार करण्याची त्यांची जी ढब होती ती धाट्याची नसली तरी खास फड़के आटाची होती विषय खुलवून तो ते इतका स्पष्ट आणि स्वच्छ करत असत की मला त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर घरी जाऊन पुस्तके वाचण्याची कधीच गरज वाचली नाही मी त्यांच्या तर्कशास्त्राच्या या अध्यापन कौशल्याबद्दल एवढ्यासाठी लिहिले की मी जेव्हा इंटरच्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेला बसलो तेव्हा त्या ते ते विषयाच्या प्रश्नासंबंधाने मला फार तपशीलवार माहिती झाली होती मी जेव्हा पेपर लिहायला बसलो तेव्हा त्यामध्ये मी इतका रममान होऊन गेलो की तीन तास किंवा संपून गेले हे मला समजले नाही आणि तीन तासांच्या शेवटी जेव्हा मी तपासून पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले की शंभर मार्कांच्या प्रश्नापैकी मी फक्त पासष्ट मार्कांच्याच प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत प्रश्नांची उत्तरे लिहताना मी जो अव्यवहारिकपणा कला होता त्याची किंमत मला द्यावी लागेल अशी काळजी मला लागून राहिली पण सुदैवाने तसे घडले नाही पासष्ट मार्कांच्या उत्तरातूनही मला परीक्षा पास होण्याके गुण निश्चित मिळाले कादंबरीकार फडके हे सगळ्यांना माहीत आहे पण शिक्षक फडके हे असे होते याच वर्षी मी दुसरा एका संगणात आलो होतो एकोणीसशे पस्तीसच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मी कोल्हापूरला अनपेक्षितपणाने आजारी पडलो सुरुवातीला किरकोळ आजार असेल म्हणून दुर्लक्ष केले नंतर माझ्या लक्षात आले की हे साधे आजार दिसत नाही मी असा आजारी पडलो की मला घरची आठवण होते तशी यावेळीही आली कोल्हापूरला राहण्यापेक्षा कराडला घरी राहायला जावे असा विचार आला अंगात ताफ फनफडत असताना सुद्धा कोला पुढच्या स्टँडवर जाऊन मी करारच्या गाडीत बसलो आणि पुढे तीन तासांचा प्रवास मी कसा काय केला तो माझा मलाच माहीत नीट बसवत नव्हते उठवत नव्हते झोप लागत नव्हती पण मनाचा हिय्या करून तो प्रवास पूरा केला व मी घरी आलो रात्री डॉक्टर येऊन तपासून गेले त्यांनी गणपतरावांना सांगितले की हा आजार विषमजराचा आहे आणि याची फार काळजी घेतली पाहिजे गणपतरावांनी ही गोष्ट मला सांगितली तुला तुझी काळजी घेतली पाहिजे कारण हा ताप विषमज्वराचा आहे त्यावेळी या तापासाठी शुश्रुषा हेच औषध असे दुसऱ्या कसल्याही औषधाची उपाययोजना तेव्हा नसे निवांत झोपून राहणे हलका फळांचा रस असे काही काहीतरी दिवसातून एका दुसऱ्या वेळी घेणे विशेषतः हालचाल न करणे एवढीच औषधे यावर होती मला सांगण्यात आले की साधारणतः दोन आठवडे आजा हा आजार टिकेल पण माझा हा आजार दोन आठवड्यांनी संपला नाही तो ताप उतरायला चार आठवडे लागले या चार आठवड्यात एक दोन वेळा मी अतिशय गंभीर परिस्थितीतून गेलो असे मला नंतर माझ्या घरातील माणसांनी सांगितले ताप उतरला पण अशक्तपणा राहिला लवकर उठता बसता येणे शक्य होत नव्हते परंतु आता मी पाडून राहायला तर सावरलो होतो हळूहळू शक्ती यायला सुरुवात झाली आणि संपूर्ण बरा मला आणखी तीन आठवडे लागले मी बरा झालो खरा पण आता मला खरी काळजी लागली होती कॉलेजची कॉलेजची टर्म भरण्याकरिता जितके दिवस कॉलेजमध्ये उपस्थित असणे आवश्यक होते तेवढे दिवस मी आजारपणामुळे हजर राहू शकलो नव्हतो तेव्हा माझेही वर्ष फुकट जाणार अशी शंका मला वाटली काहीशा प्रतिकूल परिस्थितीत मी शिक्षण घेत असताना या आजाराने माझ्यापुढे एवढी आपत्ती का उभी करावी या विचाराने मी हैराण होऊन गेलो माझ्या मनाशी विचार आला की प्रिन्सिपॉल डॉक्टर बाळकृष्णांशी या बाबतीत बोलून पाहिले पाहिजे त्यासाठी ताबडतोब कोल्हापूरला जाण्यासाठी डॉक्टरांची परवानगी मागितली डॉक्टरांनी सांगितले तुम्हाला आणखी पंधरा दिवस जाता येणार नाही त्यामुळे आणखी चिंतेत पडलो आणि शेवटी मनाचा हिय्या करून गणपतरावांशी बोललो माझी चिंता त्यानं सांगितली आणि त्यांना विचारले माझ्यासाठी तुम्ही जाऊन डॉक्टर बाळकृष्णाला भेटून माझा प्रश्न त्यांच्यासमोर मांडून याल का ते म्हणाले ठीक मी जरूर जाऊन येईन पण तू जर का कॉलेजला हजरच राहिलेला नाहीस तर डॉक्टर बाळकृष्ण तरी काय करणार आहे मी म्हटले डॉक्टर बाळकृष्ण मला मदत करतील असा मला विश्वास आहे राहिलेल्या वेळामध्ये माझ्या परीक्षेची तयारी मी पुरी कर अशी मला उमेद आहे युनिव्हर्सिटीच्या परीक्षेसाठी माझा फॉर्म मुदतीत भरून जाणं जरुरीचं आहे यासाठी तुम्ही जाऊन खटपट करून या म्हणजे काही झालं तर होईल त्याप्रमाणे गणपतराव डॉ बाळकृष्ण यांना कोल्हापूरला जाऊन भेटून आले आणि मला येथे कृतज्ञापूर्वक उल्लेख केला पाहिजे की के। डॉक्टर बाळकृष्ण यांनी सगळी हकीकत ऐकून मला सर्वतरेची मदत केली आणि आपले खास अधिकार वापरून माझी टर्म मला दिली एवढेच नव्हे तर त्यांनी युनिव्हर्सिटीच्या परीक्षेसाठी माझा फॉर्मही पाठविला पंचावन्न दिवसांनी मी कोल्हापूरला परत गेलो आम्ही भुजारी वाड्यात राहत होतो त्या वाड्यात राहणारे माझे मित्र श्री नाणासाहेब आयाची आणि श्री आनंदराव चव्हाण हेही त्यावेळी माझ्याप्रमाणे त्याच परीक्षेला बसणार होते। त्यांनी आम्ही एकत्र अभ्यास केला। मला माझी गैरजरी भरून घालण्याकरता रात्रीच दिवस करावे लागले आणि शवटी मी परीक्षेला बसलो माझी अपेक्षा नसताना मी पास झालो असे जेव्हा कळल तिव्हा मला जो आनंद झाला तो दुसऱ्या कुठल्याही परीक्षा वेळी झाला नाही नानासाहेब अयाचित हमच्या जिल्ह्यातीलच माझमित्र आहत्त आजही त्यांची माझी जिवाळ्याची मैत्री आहामुलत राष्ट्रीय वृत्तीच विचारवंतआहे त्यांनी पुष्कवळ माझ्या गैरहजरीच्या काळात आजाराच्या वेळी आणि इतर वेळीही पुष्कळ वळा मदत क्लिली आह मी असा राजकारणात गुंतलेला विद्यार्थी आह त्यांना पहिल्यापासून माहीत होत आणि त्यामुळेही त्यांना माझ्याबद्दल आपुलकी वाटत होती श्री आनंदराव चव्हाण हप्ढे राजकारणात प्रसिद्ध पावल आणि केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी कित्यक्क वर्ष काम कल या दोन्ही व्यक्ती माझ्याबरोबर अभ्यास करत असत या अभ्यासाच्या साहचर्यामुळे आमच्यामध वैयक्तिक स्नेहसंबंध निर्माण झाल पुढल्या काळात आनंदरावांशी माझे राजकीय मंतभेद झाले तरी त्यांच्या विद्यार्थी दशेतील या साहचर्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमी आपुलकी आणि जिवाळा राहिलेला आह ते स्वतः अतिशय बुद्धिमान आणि परिश्रम विद्यार्थी होत्यामुळे त्यांनी आपले विद्यार्थी जीवन मोठे यशस्वीरित्या घालवले होते त्यांनी आपल्या पदव्युत्तर परीक्षा उत्तम तऱ्हेन उत्तीर्ण होऊन नावलौकिक कमावला होता